तस्या भवता। संध्यं ृतीस्थ्ये स्थे ठे उश्य परलोकस्थन या मंत्रात जीवशक्तीचे तटस्थ लक्षण सांगितलेले आहे पुनःष म्हटले गेले आहे तद्धा, तद्धा, तद्धा, तद्धा, उभे कुले अणुसचरी रती पूर्वपर शैवमेवायम पुरुष ए वणुश्चरेती स्वप्नांत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 तसेज जीव ही नित्य है नित्य वस्तु ऐसी सृष्टि अथवा उद्भव कसे संभव है जर ते कधी प्रकट कट होतापर्य की प्रकट होने पूर्वी अकट होते मत नित्यता कश्मीर मान ली जाऊंगे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 प्रकारे आणि हो अपृथक अभिन्न असूनही वेगवेगळे जीव स्वतंत्र इच्छाकन लाभ करून कृष्णापासून नित्य पृथक आहेत म्हणूनच जीवाचे कृष्णापासूनचे भेद अभेद आणि भेद हे तत्व नित्यसिद्ध आहे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 उलट एकदेशीय उदाहरण आहे चिततत्वाच्या दृष्टीने ईश्वर आणि जीवात अभेद आहे आणि अवस्था तथा परमानाचे परिणामाच्या दृष्टीने दोघांमध्येही नित्यभेद आहे ईश्वर पूर्णचित आहेत जीव अनुचित आहे ईश्वर विभू आहेत जीव शुद्ध आहे काही लोक याविषयी घटाकाश आणि महाकाशाचे उदाहरण देतात परंतु हे उदाहरण चिततत्वाच्या संबंधात सर्वथा असंगत आहे व्रजनात जर चितत ची, जर चित आणि जड या दोन्ही भिन्न भिन्न जातीय वस्तू आहेत तर चितवस्तूकरिता कोणत्याही जडवस्तूचे उदाहरण कसे काय असू शकते बाबाजी जडवस्तू जसा पृथक पृथक जाती असतात जसा जडवस्तू जसा पृथक पृथक जाती असतात ज्या जातीस न्यायायिक पंडित नित्य मानतात चित आणि जडाच्या मध्ये तसा कुठलाच जातीभेद नसतो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 परंतु तरीही शीतलता आधी पर्याज गुणांचे सादृश्य असतेच गरम पाणी आणि थंड पाणी यात शीतलता म्हणूनच विकृत पदार्थात शुद्ध पदार्थाचे थोडेफार सादृश्य अवश्य आढळून येते या सिद्धांताच्या आधारे जडीय उदाहरणांद्वारे चितसंबंधी चित काही काही अनुशील केले जाऊ शकते पुन अरुंधती दर्शनाचा अवलंब केल्याने जडतत्वाच्या स्थूल आणि विपर विपरस्त तत्वपरीक्षणाने तत्व चित्ताच्या तत्वाच्या सूक्ष्मधर्माची उपलब्धी केली जाऊ शकते कृष्णलिला संपूर्णपणे चितलीला आहेत त्यात थोडा सुद्धा तडीय भाव नसतो श्रीमद भागवतात वर्णित व्रजनीला संपूर्णपणे अप्राकृत आहे परंतु तेच वर्णन जेव्हा श्रोतू मंडळी ऐकवले जाते तेव्हा श्रोत्यांच्या जडविषयांच्या भोगात आसक्त श्रोता जड विषया अलंकाराचे अवलंबण करून साधारण नायक नायिकेची कथा ऐकतो मध्यमाधिकारी श्रोता अरुंधती दर्शन न्यायाचा आधार घेऊन जडीय वर्णनाशी मिळत्या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 वर्णाश्रमात प्रवेश करून पुन्हा कर्म करू लागतो आणि मृत्यू झाल्यावर पुन्हा तशाच गतीच प्राप्त करतो नित्य स्वरूपाचे पहिले आवरण लिंग शरीर आणि दुसरे स्थूल शरीर आहे